ब्रम्हदेवाचे कपट रहित असे हे अमृतमय बचन ऐकून भगवंतांनी त्याच्या भोळेपणावर हसून आपल्या प्रेमपूर्ण कटाक्षाद्वारे त्याच्या प्रार्थनेचा स्वीकार केला नंतर ब्रह्मदेवाच्या नाकातून उत्पन्न झालेल्या त्यांनी उडी मारून आपल्या समोर निर्भयपणे संचार करणाऱ्या शत्रूच्या हानवटीवर गदेचा प्रहार केला पर हिरण्याच्या गदेला घडून ती गदा भगवंतांच्या हातून निसटली आणि भिरभिरीत जमिनीवर आदळून शोधू लागली परंतु ही मोठी अद्भूत घटना घडली त्यावेळी शत्रूवर वार करण्याची चांगली संधी मिळूनही हिरण्याच्या त्यांना निशस्त्र पाहून युद्ध धर्माचे पालन करीत त्यांच्यावर आक्रमण केले नाही भगवंतांचा क्रोध वाढावा म्हणूनच त्यांनी असे केले गदा खाली पडल्यानंतर आणि लोकांचा हाहाकार बंद झाल्यावर भगवंतांनी त्याच्या धर्मबुद्धीची प्रशंसा केली आणि आपल्या सुदर्शन चक्राचे स्मरण केले चक्र ताबडतोब येऊन भगवंतांच्या हातात फिरू लागले परंतु ते विशेषत आपला प्रमुख पार्श्व दैत्याधम हिरण्याक्षाबरोबर खेळू लागले त्यावेळी त्याच्या प्रभावाला न जाणणाऱ्या देवांचे हे त्वरा करणारे शब्द ऐकू येऊ लागले की प्रभू आपले कल्याण असू यांना लगेच मारून टाका जेव्हा हिरण पाहिले की कमलदल लोचन श्रीहरी आपल्या समोर चक्र घेऊन उभे आहेत तेव्हा त्याची सर्व इंद्रिये प्रक्षुब्ध झाली आणि तो रागाने उसाचे टाके दात ओठ खाऊ लागला त्यावेळी तो तीक्ष्ण दारा दैत्य आपल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे अशा रीतीने पाहू लागला की जण तो आता भगवंतांना भस्म करून टाकेल उसळी मारून अरे आता तू वाचणार नाहीस अशी गर्जना करी श्री श्रीहरींवर त्याने गदेने प्रहार केला हे साधू मूर्ती श्री वराह भगवाना शत्रूचा देखत सहजपणे आपल्या डाव्या पायाने ती वायू वेगाने येणारी गदा पृथ्वीवर आदळली आणि ते त्याला म्हणाले दे। अरे दैत्या तू मला जिंकू इच्छितोस ना मग शस्त्र आणि कर पुन्हा एकदा वाद भगवंतांनी असे म्हणताच त्याने पुन्हा गदा फेकली आणि मोठी आरोली ठोकली आपल्या रोखाने गदा येत आहे असे पाहून भगवंतांनी ते जिथे उभे होते तिथूनच गरुड जसा नागिनीला पकडतो तशी गदा सहज पकडली आपले शौर्य अशा प्रकारे त्या आणि त्याचे तेज नष्ट झाले भगवंतांनी देऊ करूनही त्याने गदा पसंत केले नाही परंतु ज्याप्रमाणे एखाद्या ब्राह्मणावर जारण मारणादि प्रयोगाचा निष्फळ प्रयत्न करावा त्याप्रमाणे त्याने श्री यज्ञपुरुषावर प्रहार करण्यासाठी एक प्रज्वलित अग्निसारखा तळपता त्रिशूर हातात घेतला महाबली हिरण्याच्या आकाशात तेजाने चंकू लागला तेव्हा भगवंताने आपल्या तीक्ष्ण धारेच्या चक्राने तो इंद्राने गुरुडाचा पंख तोडावा तसा तोडला भगवंतांच्या चक्राने आपल्या त्रिशुराचे असंख्य तुकडे झालेले पाहून त्याला फार राग आला श्री ठोसा मारला आणि गर्जना करून तो अंतर्धान पावला ज्याप्रमाणे फुलाच्या माळेच्या माराने हत्तीवर काहीही परिणाम होत नाही त्याप्रमाणे त्याने त्या या प्रकारे मारलेल्या ठोशाने भगवान आदिवराह जराही धाळले नाही तेव्हा त्या महामायावी दैत्याने मायापती मायावी कृत्यांचा प्रयोग करणं सुरू केलं त्यामुळे सर्व प्रजा भरभीत झाली आणि तिला असे वाटू लागले की आता जगात प्रलय काल होणार प्रचंड वारे वाहू लागले आणि धुळीमुळे सगळीकडे अंधकार पसरला सगळीकडून दगडांचा असा होऊ लागला जणू गोफणीने दगड फेकले जात आहेत विजा चमकू लागल्या आणि त्यांचा त्यांच्या कडकडाटाबरोबरच मेघ गाठून आल्याने आकाशात सूर्य चंद्र इत्यादी ग्रहतारे झाकले गेले पाठोपाठ आकाशातून अखंडितपणे केस रक्त विष्टा, मूत आणि हाडे यांचा वर्षाव होऊ लागला हे विदुरा हरतरीच्या शस्त्रांतरांचा वर्षाव करणारे मोठमोठे पहाड दिसू लागले केस मोकळे सोडलेल्या आणि हातात त्रिशूळ घेतलेल्या नग्न राक्षसीने दिसू लागल्या पुष्कळ असे पायदळ घोडेस्वार रथी आणि हत्तींवर चढलेल्या सैनिकांसह आतताई यक्ष राक्षसांचा मारा मारा असा अत्यंत क्रूर आणि हिंसकारा ऐकू येऊ लागला अशा प्रकारे प्रकट झालेल्या त्या आसुरी माया जालाचा नाश करण्यासाठी यज्ञमूर्ती भगवान वराहानी आपले प्रिय सुदर्शन चक्र सोडले त्यावेळी आपल्या पतीच्या कथनाचे स्मरण होऊन दिरकाफ होऊ लागला आणि तिच्या सणातून रक्त वाहू लागले आपली मायाज नष्ट झाल्यावर तो दैत्य पुढे भगवंतांच्या जवळ आला त्याने क्रोधाने आवरून धरून चिरडून टाकण्याच्या इच्छेने कवेत घेतले परंतु त्याने पाहिले तर ते बाहेरच उभे होते आता तो भगवंतांवर आपल्या गजरासारख्या कठोर बुक्या मारू लागला तेव्हा इंद्राने ज्याप्रमाणे वृत्रासुरावर प्रहार केला होता त्याप्रमाणे भगवंतांनी त्याच्या कानफटीत एक ठोसा मारला क्षाचा देह गरगरू लागला त्याचे डोळे बाहेर आले हात पाय आणि केस छिन्न भिन्न झाले आणि तो वावटीमुळे उखडलेल्या विशाल वृक्षाप्रमाणे जमिनीवर आदळला हिरण्याक्षाचे तेज अजूनही कमी झाले नव्हते त्या भयानक दाढा असलेला दैत्याला दात होत चावी पृथ्वीवर पडलेला पाहून तेथे युद्ध पाहण्यासाठी आलेले ब्रह्मदेव इत्यादी देव त्याची प्रशंसा करीत म्हणू लागले अहो असे मरण कोणाला प्राप्त होते आपल्या मिथ्या लिंग शरीरापासून सुटण्यासाठी योगी जन योगाच्या द्वारा ज्यांचे ध्यान करतात त्यांच्याच चरणांच्या प्रहाराने घायाळ झालेल्या या दैत्य राजाने त्यांचेच मुखगमन पाहात पाहात आपल्या शरीराचा त्याग केला हिरण्याक्ष आणि हिरण्य कशिपू दोघे भगवंतांचे स्पार्शल आहेत त्यांना शापामुळे ही अधोगती प्राप्त झाली आहे आता काही जन्मातच हे पुन्हा आपल्या स्थानावर परत जाते देव म्हणू हो लागले प्रभो आपणाला वारंवार नमस्कार असो आपण संपूर्ण यज्ञांचा विस्तार करणारे आहात तसेच जगाच्या अस्तित्वासाठी शुद्ध सत्वमय असे मंगल शरीर धारण करीत आहात कष्ट हा दुष्ट मारला गेला ही मैत्री म्हणाले अशा प्रकारे महापराक्रमी हिरण्याक्षाचा वध करून ब्रह्मादी देवतांनी स्तुती केलेले भगवान आदी वराह आपल्या अखंड आनंदमय धामाकडे परतले मित्रा विजुरा भगवंतांनी अवतार घेऊन भीषण संग्रामात खेळणी मोडावे तसा महापराक्रमे हिरण्याक्षाचा वध केला ते सर्व चरित्र मी गुरुमुखातून जसे ऐकले तसे तुला सांगितले सुत म्हणाले शौनक महोदय मैत्री यांच्या मुखातून भगवंतांची ही कथा ऐकून परम भगवत भक्त विदुराला फार आनंद झाला जर अन्य पवित्र किर्ती आणि परम यशस्वी महापुरुषांचे चरित्र ऐकूनही फार आनंद होतो तर श्री वत्स भगवंतांच्या लीला ऐकून आनंद होईल काय सांगावे ज्यावेळी मगरीने पकडल्यानंतर गजेंद्र प्रभूंच्या चरणांचे ध्यान करू लागला आणि त्याच्या हत्तीने दुःखाने आक्रोश करू लागल्या त्यावेळी ज्यांनी त्या, त्या सर्वांना तात्काळ दुःखातून सोडवले तसेच जे सर्व बाजूंनी निराश होऊन आपल्याला शरण आलेल्या सर, सरल सरळ हृदय भक्तांवर सहजपणे प्रसन्न होतात परंतु दुष्टांना मात्र आहे त्या प्रभूंच्या उपकारांना जाणणारा कोणता पुरुष त्यांची भक्ती करणार नाही शौनकादी ऋषीन कार्यासाठी वराहरूप धारण करणाऱ्या श्रीहिरींची हिरण्याक्ष वधाची परम अद्भुतलेला जो पुरुष ऐकतो गो किंवा तिला देतो तो ब्रह्महत्ये सारख्या घोर पापातून सहज सुटून जातो हे चरित्र अत्यंत पुण्यप्रद परम पवित्र धन आणि यशाची प्राप्ती करून देणारे वर्धक आणि कामनांची पूर्ति करणारे युद्धात प्राण आणि इंद्रियांची शक्ती वाढवणारे आहे जे लोक हे चरित्र ऐकतात त्यांना आणि श्री भगवंतांचा आश्रय प्राप्त होतो अद्याय एकोसवा समाप्त